पोटाचे तीनट पाहू नये छंद विषयांचे भेद विषय रूप अर्थी परमार्थ कैसा घड़ू सके, चित्त लोक भिके सोंगवाया देवाची चरित्री दाखवित लागवाचा काळा मोहावया तुका म्हणे चित्ती राहे अभिरास दोघा नरकवास वास सारी जे नाटकामध्ये कामे करून वेगवेगळ्या प्रकारची सोंगे धारण करतात नाना छंद करतात त्यांचे दर्शन घेऊ नये कारण त्यांच्या रूपाने नाना विषयांची नाना रुपेच वेत झालेले असतात ज्या ठिकाणी पैसे मिळवण्याचाच उद्देश असतो त्यात परमार्थ कसा काय असणार चित्तामध्ये लोभ असताना देवाचे जरी सोंग घेतले तरी ते व्यर्थच असते नाना प्रकारची सोंगे घेऊन देवांची चरित्रे आणि त्यांच्या लिलाचे लोक दाखवतात लोकांना मोहित करतात आणि चतुराईने सोंगे मोठ्या पटाईतपणे वटवतात तुकाराम महाराज म्हणतात पण त्यांच्या चित्तात अभिलाषा द्रव्याविषयी इच्छा असल्यामुळे त्या सर्वांचा काय उपयोग आहे अशी सोंगे दाखवणारा आणि पाहणारा दोघांनाही सारखाच नरकवास घडतो भुंक तिथे नये शिकू भाविकाने दुर्जनाचे मानू नये काही साचे होईल तैसे बळू फजित करावे ते खळू तू का म्हणे पाप नाही ताडणाचे जी दुष्ट माणसे असतात ती उगीच भुंकत असतात तर अशा माणसाला भुंकू द्यावं आपण त्यांच्यासारखे कधी शिकू नये किंवा त्यांच्यासारखं करू नये मात्र जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनी दुर्जनांचे काही खरे मारू नये ज्या उपायांनी दुष्टांना फजित करता येईल त्या प्रकाराने त्यांना फजित करावे तुकाराम महाराज म्हणतात त्यांना मारल्याचे काही पाप कुणाला लागणार नाही जप करीता राग आला जवळी तो मांगू नको भोवताली जगी पाहो जवळी राखांगी संगती सदा भोजन पंगती तुका म्हणे ब्रम्म साधीत कर्म जप करीत असताना जर तुला राग आला तर तो विटाळाप्रमाणे समजावा तुझ्या सभोवतालच्या जगामध्ये पाहू नकोस तुझ्या भोती कोण आहे हे न पाहता तुझ्या अंतकरणामध्ये क्रोधाला जागा देऊ नकोस एवढेच तू तु पाहा तुझ्या जीवनामध्ये तुला वाईटाची संगत लागते का भोजन घडते का याविषयी तू नेहमी सजग राह तुकाराम महाराज म्हणतात असे कर्मकांड साधून घे काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा एकटाईचा ठाईक एक। नाही जात कोठे फिरवणिया अवघे चिवाया विनगोले नाही मज कोणी फुले दुसरे कोणाचा मी खरे काही नव्हे नाही आणि कोणत्याही गावाचा नाही एकाच जागी असणारे जे काही आहे जे परब्रम्म आहे तेच मी आहे मी कुठे जात नाही आणि कुठून फिरून परत नाघारी येत नाही माझे सर्व हे बोलणेही व्यर्थ आहे मला कोणी आपले नाही तसा मी कुणाचाच नाही आम्हाला जगावे लागत नाही आणि मरावे लागत नाही आम्ही सदैव आत्मरूप आहोत आम्ही जसे अखंडित आहोत तसेच आहोत तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला रूप काही नाही आणि कर्म अकर्म किंवा विधिनिषेध या सर्वाहून आम्ही पूर्णत वेगळे आहोत लोहगावात स्वरचक्र वेढा पडला त्यावेळीचे अभंग तीन न देखवे डोळा इसा हा कांत परपिढे चित्त दुखी होते काय तुम्ही येथे नसालशे झाले आम्ही देखिले पाहिजे पर चक्र कोठे वासे न देखी, न देखी देशे राहतिया तू का माझी लाजविली सेवा ही देवा जिने झाली देवा हा आलेला जो दुःखद प्रसंग आहे तो माझ्या डोळ्यांनी पाहत नाही इतरांना पिढा झाल्याचे मला भारी दुःख होते तुम्ही काय येथे नाही तसे झाले आहे का पण हे संकट यापुढे आम्हाला दिसता का मा हरी हरिदासांचा ज्या ठिकाणी निवास असेल त्या ठिकाणी असे परचक्र कुठून आले ज्या ठिकाणी हरिभक्त राहतात तेथे संकटांना वाव कुठला तुकाराम महाराज म्हणतात देवा आजपर्यंत माझी सेवा लाजवलीस या संकटाने माझी जिने हिनपणाचे झाले आहे कायम्या मानावी हरिकथेचे फळ तर जे सकळ जनिया उच्छेद असे हा गे रोकडे विठ्ठला परचक्र पापा विन नाही पाप येत पुढे साक्ष असे तु का म्हणे असं हे परचक्र का बरे हरी हरिकथेचे फळ कोणते मानावे हे विठ्ठला आज सर्वांचा नाश तुम्ही आरंभला आहे या परचक्रावरून हे स्पष्टपणे दिसून येत आहे मूळचे पाप असल्याशिवाय पुडे पाप येत नाही याचाच प्रत्यय आणि अनुभव या ठिकाणी हो येत आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी तुमचे दास राहतात त्या ठिकाणी तुमचे वास्तव्य असते असे आता मानावे तरी कसे भीत नाही आता पुल्या मरणा दुःखी होता जना न दिखवी हा तू जाती ऐशी परंपरा का तुम्ही दातारा नेना ऐसे भजनी विक्षेप ते न वजावा क्षण एक वायाम नाही तू का म्हणे नाही ठाव मागी। देवा मी माझ्या मरणाला भीत नाही पण इतर लोक जर दुखी कष्टी होत असतील तर ते मात्र माझ्या डोळेनी पाहत नाही आमची भक्ताची आणि ही हरिदासाची अशीच परंपरा आहे हे देवा तुम्हाला हे का माहीत नाही आमच्या हरिभजनामध्ये जर अडचण आली काही विक्षेप निर्माण झाला तर आम्हाला मरणाप्रमाणे वेदना होतात भजनाशिवाय एक क्षणही आमचा वाया जाऊ नये असे वाटत राहते तुकारा महाराज म्हणतात हे देवा कसल्याही संकटाचा वाराही लागू नये असे ठिकाण मला आता तरी दाखवा फिरंगी वाकरू लोखंडाचे पाषाणू वरी ते महिमान वेगळाली तुका म्हणत ईशा नवतील परी संत जनासरी सारी विळे वस्त्रा तलवार हे सर्व पदार्थ एका लोखंडाचेच असतात तरी सुद्धा ते आपापल्या गुणामुळे वेगवेगळे ठरतात पाय देऊन चढायची पायरी आणि पूजेची प्रतिमा म्हणजे ज्याची पूजा करतो ती देवाची मूर्ती ही एका पाषाणाचीच असतात पण प्रत्येकाचे महत्व वेगवेगळे असते तुकाराम महाराज म्हणतात येथे मात्र तसा प्रकार नाही सर्व संत जन एकसारख्याच योग्यतेचे आहेत कोण जाने कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपावी आता माझा श्रोता वक्ता देवा, तुझी थे थे, देवा करावी ते सेवा तुझीच म्या पुळ चतुरो येथे घरी मजा निहरी तुम्हा गाठी देवा तुमची उपासना ज्या कुणाला घडायची असेल त्याला घडू या निर्णयापर्यंत कोण येईल पण आता माझा श्रोता आणि वक्ता तूच हो आणि अभेदाची मला अनुभूती दे या जाणीवेनी मी तुझी सेवा करावी जे कुशल आहेत चतुर आहेत त्यांची चतुराई काही कामाला येत नाही ते तुला भजत नाहीत नुसते आपल्या बुद्धीने फुकटच तर्क करीत बसतात हे देवा तुमचा आणि माझा मुक्काम एकाच घरात असल्यामुळे तुमच्या आणि माझी गात आता नित्याचीच आहे हा मचा विनोद ते जगा मरणो करती भावही न न कळे सतत हिताचा विचारू तो हे दारो, दारो खाती फेरी वंदिले वंदावे निंदिले निंदावे एक गेले जावे त्याची वाटा तुका म्हणी कोणी के सांगता होती युता वर पडे आम्ही जी परमेश्वराची भक्ती करतो जे थटेने बोलणे त्याच्याशी आम्ही करतो ते जगाच्या दृष्टीने त्याचे मरण आहे कारण आमचे वरवरचे पाहून ते लोक त्यांच्या अंगामध्ये भाव नसताना सुद्धा परमार्थाचे वरवरचे आचरण करतात सतत हिता का विचार को जोपर्य समझते नहीं तो जन्म मृत्यु खाते रहे दुसर ने वंदी वंदन कर दुसरे ज्यादा गे वटे जावे हा तो उद्योग महाराज मनता आम कि ही तरी कु ऐकत नहीं तरीते यम तो स्वाधीन होते अंधारू बेटे हा विचार अघटित विष्णुदास रामी न घो कळी काळा भूलो मृग जळा न घडते उधळता माती रवी कळामळे कैसे न कळे भाज्यहीना तुका म्हणे झाके हुता हे तव वचन वाहुगेची हातामध्ये दिवा घेतात आणि अंधार शोधायला जातात हे किती शहानपणाच आहे तो कधी भेटल का कारण हा त्यांचा अविचारच आहे आणि नवलाची गोष्ट आई आम्ही विष्णुदास प्रत्यक्ष काळालाही भिनारी नाही मृग जला जाळ्यात चा सापडून आम्ही फसणारी नाही मातीची धूळ वर उधळली तर सूर्याचे तेल हो का पण हे भाग्यहीन माणसाला कसे काय समजणार तुकाराम म्हणतात गौताने अग्नि झाकला जातो हे बोलणे मिथ्य आहे खोटे आहे नटनाट्य अवघे संपादले सोंगू भेद गाळू न पालटे मांडीला खेळू कौतुक बहुरूपुले निश्चिंत क्रीडा करू वेगवेगळ्या प्रकारची नृत्य नाटके करणाऱ्या प्रमाणे आम्ही वेगवेगळा वेग वेग वेग वेश धारण करून विविध सोंगे धारण करू नाना भेदांचे प्रकार दाखवून देऊ परंतु त्यामुळे आमचा जो आत्मस्वरूपाचा जो बोध आहे त्याचा रंग कधीही फिका होणार नाही किंवा पालटणार नाही बहुरूप्याने कौतुकाने जसे नाना प्रकारचे चाळे करावेत खेळ करावेत तरी सुद्धा तो आपले स्वतःचे रूप जाणून असतो स्फटिकाच्या पारदर्शक स्वरूपामध्ये पिवळे लाल असे नाना रंग जरी दिसत असले तरी त्यांची अडचण स्वतः स्फटिकाला काही होत नाही किंवा त्या रंगामुळे स्फटिक काही का मलिन होत नाही तो स्वतः कोणत्याही रंगाचा नसतो त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या लोकांच्या मध्ये मिसळत असलो तरी त्यांच्याहून फार वेगळे आहोत आम्ही शांतपणे आमची क्रीडा भजन सुकाची आणि ईश्वर चिंतनाची चालू असते तू जिकांची माझी हरी जिव्हा झडू तुझविन चित्तावडे आणि कु तरी हा मस्त क माझा नेत्री आणि पाहिन आवडी जातो ते घडी चांदा कथा कथामृतपान न करीती श्रवण काय प्रयोजन मग यांचे तु का म्हणे काय वाचू न हे पांडुरंगा तुझ्याशिवाय इतर कोणाचीही थोरवी माझी वाणी करणार नाही आणि जर तसं जर तिनं केलं तर मग माझीही जीभ झडून जा तुझ्याशिवाय इतर काहीही माझ्या चित्ता येणार नाही आणि माझ्या चित्ताला जर दुसरं काही आवडलं तर माझे मस्तक फुटून जावं आवीने मैं अपने डो इतर जर पही चांदा डोले नष्ट हो तुझे कथाअमृत श्रवन न करते मैं माला उपयोग तुकार महाराज मनता देवा एक क्षणभर जारी मी तुला जरूर कभी विसरलो तो मग माजे जगने निष्कार नहीं का स्वामी स्त्री ने स्वामी कठिन उत्तर के लिए अभंग साध मजची भोवता केला येने जोग काय याचा भोग अंतर लाग घरा सर्व सुखे माझी तो फजिती चुकेची ना कोणाची बाईल भवून या ओढू काडू काढू आपदा किती काय तरी देऊ तोडकिल पोरे मरते तरी बरे होते आता काही निधी वाचू दोई येले घर सार वाया ढोर नाही तू का म्हणी हा दानधर्म करून संपून टाकतो शेवटी माझी फजी ती चुकतच नाही कोणाची बायको म्हणून मी संसारात ओढावड करू आणि या संसारामध्ये दुःख आणि दरिद्र किती दिवस भोगू पोरे भूक भूक म्हणून मला तोडतात आता त्यांना देऊ तरी काय ही आता मेली तरी बरे होती, नवरा मला खाण्यास देत नाही आम्ही आता जगावे तरी कसे याने दानधर्म करून सर्व घर धुवून टाकले आहे सारवण्यापुरतं शेना मिळावं यासाठी दावलीला एखाद गुरु सुद्धा नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे ही रांड काही एक विचार न करता संसाराचा भार डोक्यावर घेऊन उगीच कुंथत राहते काय नेणू होता दावेदार मेला वैर तो साधिला हो निगू कि सर्व काल सोसावे दुख किसुतरी जवी आप संसारा तुका हसे का ही हा मेला गन्मी का मजा शत्रु होता कि या जन्मात मजा नवरा हो वैर साधले है मी ही किवस वेला दुख सोसावे का ही कहत नहीं मला हे मी तोंड याने मैं अभीता तोड़ावे चांगले संता संतापा भरा मध्य मेरा कठोर शब्द बोलते नी बोलन बोलुन थकली रड़ू लगते हसते सुधा गोनी आर दाने खाऊ ने दी पोरा भरी लोकांची पाटोरी मेला चोरटा खानूरी, खवळली पिशी हाता झोंबे जैसी लाशी तू का म्हणे खोटा ताचा साटा। सुदैवाने एखादी दाण्याची गोनी जर घरामध्ये आली तर चार दिवस देखील पोरांना खाऊ देत नाही तो लागलीस हा मेला चोरटा दुसऱ्या खादाड लोकांची पोटे भरतो याप्रमाणे बायको वेडी भोवून माझ्यावर खवळते आणि मांजरी जशी तिच्या पिलाला हात लावताच खवळून हाताला बोचकारते त्याप्रमाणे गरीब भिकाऱ्यांना धान्य वाढताना माझ्या हाताला झोपते आणि त्यांना वाढू देत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळी मी म्हणतो की हे दांडे तुझ्या जवळ पापाचा फार मोठा साठा असताना पुन्हा हा धान्याचा साठा कशाला करतेस आता पोरा कायथाशी गोह हो झाला देवलसी दोचकी घातल्या माळां उदमाचा सांदी चाळांग आपुल्या पोटात हारू आमुचा नाही येस पारू हाती टाळ तुंडवाशी गाय जेवडी देवापाशी आता आम्ही करू कायू न बैशे घरी राना जायू, राणा आता अजूनही नाही झाली तरी ती माय पोराना म्हणते आता तू काय खाशील नवरा असा माझा देवपिसा झाला आहे डोक्याचे मुंडन करतो गोपीचंदन लावून डोके ओले करतो भरपूर माळा घालतो व्यापार उद्योगधंदा करण्याचे तर त्याने सोडून दिले आहे आपल्या उदरनिर्वाहाचा आधार आता कोणता आहे याची तर तो काळजी करीत नाही तर मग आमचा निर्वाह वेशीच्या पलीकडे गेला आहे हातामध्ये टाळ घेऊन नेहमी काहीतरी म्हणत तोंड वाचतो देवळात देवाजवळ नेहमी जाऊन बसतो आता घरच्या माणसांनी काय करावे हा घरी राहतच नाही रानात जाऊन बसतो तुकाराम महाराज म्हणतात इतका त्रास असून सुद्धा मी मेलो नाही याचे कारण मी म्हणूनच आतापर्यंत धैर्य धरले आहे बरवे झाले गेले आजी अवघी मिळाली आता खाईन पोट भरी ओल्या कोरड्या भाकरी किती तरी तोंडू याशी वाजवू मी कायवला नवरा रानामध्ये निघून गेला हे बरं झालं हा सगळी अन्न आपणासच खायला मिळल आता ओल्या कोरड्या भाकरी कशाशी घासेनात पण पोटभर खाईन तरी मी बाई माणसाने त्याच्यापुढे किती म्हणून तोंड वाजवावे तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे मी शेतू करून बायकोच्या बोलण्याचा था विषय झालो आहे न करवे धंदा आईचा तोंडी पडे लोंडा कुठीते ते कुठे ते टाळू अवघा मांडीला कोल्हाळू जिवंतची मेली लाज वाढून यात आली संसाराकडे न पाहती ओस पडे तळमळती यांच्या रांडा घाली जीवा नावे धोंडा तू का झाली घे गे, गे बायले लिहिले काही धंदा न करता आईचा घास तोंड़त पडेल तर बरे असा विचार करणारा हा माझा नवरा मला भेटलेला आहे उठता बसता हा काळ कुठेत असतो याने सर्वत्र एकच गोंगाट करून ठेवलेला आहे हा जीवन असून वाटतो सारी लाज याने कोळून प्यालेली दिसते हा संसाराकडे चुकून सुद्धा लक्ष देत नाही त्यामुळे सारा संसाराचा बोजा माझ्यावर पडलेला आहे आणि सर्व संसार ओस झाला आहे याच्या बायका घरी तळमळत राहतात आणि जीव धोंड्याप्रमाणे घट्ट करून ते कशा दिवस काढित आहेत तुकारा महाराज पत्नीला म्हणतात की हे बायले तू जे काय म्हणत होतीस तेच मी हे लिहिले आहे ते हे घे कोण येते घरामुच्या काशाला काय जाता त्याला नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोयीरे कोवळ्या उत्तरे काय विचे माने पाचारिता नव्हे आराण तू ऐती लोक प्रेतीसाठी तुका म्हणे रांदी नावडे भूषणू का तेले ते, ते श्वान लागेपाठी स्त्रिये, कोण कोणाच्या घरी निष्कारून येतो का ज्याचा त्याला उद्योगधंदा नाही का सगळी माणसे रिकामीच असतात काय देवाच्या निमित्ताने सारे ब्रह्मांड माझे सोयरे झालेले आहेत सखे झालेले आहेत म्हणूनच तर लोक आपल्या घरी येतात त्यांना जर तू गोड बोललीस तर तुझा तु तु तु काही खर्च होणार आहे का जरी त्यांना सन्मानाने बोलावले तरी ज्यांना कोठेही जाणे आवडत नाही मनाला प्रशस्त वाटत नाही असे लोक माझ्या प्रेमासाठी आपल्या घरी येतात तुकारा महाराज म्हणतात पण तुला संत महात्मे घरी आलेचे भूषण का आवडत नाही पिसाळलेले कुत्रे पाठीची लागते त्याप्रमाणे माझ्यावर काय निष्कारण रागावतेस भावधरी तया तारील पाशाणू दुर्जना सज्जन काय करी करिता निट श्वानाचे हे पूस खापरापरिस काय करी निंबाची या झाडा साखरेची बीज तैशी फळे येती तयांग तुका म्हणी वज्र भंगे एक वेळू कठीण हा खळ तयार होणे ज्या त्या ठिकाणी विश्वास आहे जर त्या ठिकाणी भाव असेल तर दगड सुद्धा पाण्यावरून तारून घेईल पण विश्वास नसणाऱ्या दुर्जनाला जगत तारक संत जरी भेटले तरी ते काय करणार आहेत कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधी सरळ होणार नाही तसेच खापरापुढे परीस काय करणार आहे जर लोखंड असेल तरच परीस त्याचं सोनं करू शकतो मात्र खापरावर परीसाचा काहीही उपयोग होत नाही कडू लिंबाच्या झाडाला साखरेचे आडे केली तरी जसे वीज असेल त्याप्रमाणे अविश्वासी संत संगतीचा परिणाम होत नाही इच्छावी ते जवळ आले काय बोले कारण नामरूपी पडली गाठी अवघ्या गोष्टी सरल्या मुखी याची परिजीवी जेवी खादली तुका म्हणे बोलू आता भले मौन आतापर्यंत दर्शनाची इच्छा होती त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण होऊन त्यांची प्राप्ती झाली आहे त्यामुळे मागच्या सर्व गोष्टी संपून गेल्या आहेत आता काही करायचे बोलायचे किंवा मिळवायचे राहिलेलेच नाही मुख्याने साखर खाल्ली तरी त्याची गोडी त्याला सांगता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात या प्रमाणे हरीच्या नामरूपाचे सुख कसे आहे ते काय बोलून दाखवण्यासारखे आहे ते सांगता येणार नाही म्हणून आता संबंधी काही न बोलणेच बरे त्याविषयी मौन धारण करणे चा जास्त चांगले साधने तरी हिच दोन्ही जरी कोणी साधिल परद्रव्य परळी यांचा धरी विटाळू देव भाज्य घरा येते संपत्ती त्या सकाळ तुका म्हणे शरीर घर भांडारो देवाचे जर कुणाला एखादा पुरुषार्थ प्राप्त करायचा असेल साधायचा असेल तर त्यासाठी दोन साधने आहेत ती अशी आहेत की परद्रवी आणि परनारी यांचा विटाळ धरावा या साधनाने देव घरी येतो आणि सर्व प्रकारची भाग्य आणि संपत्ती त्यामुळे प्राप्त होतात तुकाराम म्हणतात ही दोन साधने करणारे शरीर देवाचे घर आणि संपत्तीचे भांडार आहे आम्हासाठी अवतारू मत्स कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाहना नाव घेता पंढरी राणा नदीशी पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हा दुःख आपणचे घोटी आम्हा घाली पाठी कडी आपण कळी काळाशी भिडे तुका म्हणी कृपा निधी आम्हा उतरी नावे मधी देवाने मत्स कुर्म वराल या प्रकार अनेक अवतार धारण कर भक्तार है सर्व अवतारो भक्ता धारण करता हा पंडा भक्ता विषय अतीव प्रेमा ने धावत यो प्रीति का पाना सोड़ो ज्यादा पहाय गो कसत नहीं पता संकट प्राप्त होता अचानक उड़ी घो आम साजुक सुख राखुनो मात्र आम दुखा घोट घतो आम पाठी जी घोन कई काला झगड़त तुकाराम महाराज म्हणतात तो कृपा निधी पंढरी या आम्हाला सागरातून ठेला देऊ गोडी साखरे पासून कैशी निवडती दोन्ही तुका म्हणी नाद उठी विरोय नभा फोटी सूर्याची किरणे ज्याप्रमाणे सूर्यापासून वेगळी काढता येत नाही ते भिन्न असू शकत नाहीत त्याप्रमाणेच आमची स्थिती झालेली आहे कारण आमच्या सर्वांगामध्ये देव राहिला आहे म्हणजे देव आमच्याशी एकरूप झाला आहे त्यामुळेच तो आमच्यापासून वेगळा करता येणार नाही साखर आणि गोडी ही एकच असल्यामुळे साखरेपासून गोडीला वेगळे कसे काय करता येईल तुकाराम महाराज म्हणतात उत्पन्न झालेला शब्द आकाशामध्ये विरून जातो त्याप्रमाणे आम्ही देवाशी आणि देव आमच्याशी एकूप झाला आहे थोड़े परि निरी अविटते घ्यावे खरे घ्यावे जिने नये तुटे बीज वाढे बीजापोटी चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाल नाही आपले ते हित फारू तुका म्हणे खरे सारू व्यवहारामध्ये आपल्याला जे काही आपल्या संग्रहामध्ये ठेवण्याकरता घ्यायचे असेल हे थोडेच का असेन आपण शुद्ध अविट आणि खरे असेल तेच घ्यावे जे घेण्यापासून नुकसान होणार नाही उलट एका बीजापासून अनंत बीजांची वाढ होते त्याप्रमाणे जे वाढ करणारे असेल तेच घ्यावे कोणतीही वस्तू घेताना ती चांगली आहे किंवा नाही याविषयी प्रथम आपले चित्त निर्दुष्ट करा आणि तशा निर्दुष्ट चित्तालाच साक्षी ठेवून त्यालाच त्यावेळी प्रमाण मानून ती वस्तू घ्यावी तसेच त्याच्या आकर्षक अशा बाह्य रंगाकडे पाहून ती घेऊ नकोस कारण बाह्य रंग पाहण्याची गरज नसते तुकाराम महाराज म्हणतात आपले ज्यात फार मोठी हित आहे तीच वस्तू खरी आणि चांगली आहे काळा स्वाद गोडीचा निराळा तुका म्हणे नव्हे सरी विषमृताची परी हे सारे जग सर्व विश्वत देव आहे हे लक्षात घे आणि त्या प्रत्येक जगामधील व्यक्तीला जन्म कर्म अविद्या इत्यादी अवगुणांची बाधा झालेली आहे हेही लक्षात ठेवू म्हणूनच परमार्थ असले तरी सुद्धा या अवगुणामुळे एका व्यक्तीला प्रत्येक जण प्रत्येकापासून थोडा थोडा का होईना पण वेगळा असतो ऊस आणि कांदा हे दोन्ही एकाच आळ्यामध्ये जरी असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते तुकाराम महाराज म्हणतात विषाची आणि अमृताची बरोबरी होणार नाही शांती परती नाही सुनि शांती धरा उतराल पैल तीरा खवळली काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणी त्रिविधा मग जाती आपू आपू शांती सारखे सुख नाही कामाजी विकाराने केवळ दुःख प्राप्त होते म्हणून तुम्ही चित्तामध्ये नेहमी शांती धारण करा त्या योगानेच या भवसागराच्या पैल तीराला तुम्ही जाऊ शकाल काम क्रोज खवळले असताना शरीरामध्ये रोग आणि मनामध्ये व्यथा निर्माण होतात तुकाराम तुम्ही शांती धारण करा मग तुमची गुळू तैसा देव झाला सकळू आता भजू कौने देवसाह्यंतरी उदका वेगळा नव्हे तरंग निराळा हे मळंकार नामी तुका म्हणे गुण जसा गोडपणाने एकच असतो त्याप्रमाणेच आम्हाला हे सर्व जग देव झाले आहे मग आता देवाचे भजन कसे करू कारण माझ्या आत आणि बाहेर सर्वत्र देवाचीच प्रतिती मला येत आहे पाण्याहून वेगळा तरंग नसतो म्हणजे पाण्यावर निर्माण होणारी जी लाट असते ती पाण्यापेक्षा वेगळी नसते तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि सोन्यापासून बनवलेले अलंकार यामध्ये भेद नसतो कारण अलंकार म्हणजे सोन्यालाच दिलेला विशिष्ट आकार असतो त्याप्रमाणे धनु सदाहारीचे चिंतनू इंद्र पदाधिकोग भोग नव्हे तो भव रुग सार्वभौम राजू त्याची काही नाही काजू पाताळीची अधिपत्यू ते तो माने ती विपत्यो योगसिद्धी सारू त्या वाटे ते असू वा मोवड हे सुख सुख नव्हे अवघा जे खरोखर हरिचे भक्त असतात भगवत भक्त असतात ते ब्रह्मदेवाच्या पदाला सुद्धा सदा सर्व तुच्छ लेखतात हरीचे अखंड चिंतन करणे हेच ज्यांचे धन आहे त्यांना इंद्रपदाचे भोग भोग नसून भवरोग आहेत असे वाटते जरी सार्वभौम राज्य असले तरी त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते पाताळ लोकाचे अधिपती होणे म्हणजे अंगावर आपत्ती ओढवून घेण्यासारखे आहे योगसिद्धी मध्ये काहीच सार नसून त्या असत मोासारखे महान सुख पण ते सुख नसून दुःख आहे असे ते समजतात तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्या चिंतनाशिवाय इतर सर्व काही त्यांना दुःखच वाटते मोहराच्या संगी सुत नवे आगी जोगी नाहीतरी त्याचे भक्षू काय सांगने ते साक्ष स्वामीची रूप नवे कोना जोगी तुका म्हणे खोडी देवमणी नेदी ती दडी मोहरा नावाचा एक मणी असतो त्यावर सुत गुंडाळून तो जर आग्नीत टाकला तरी त्या मोहऱ्याच्या योगाने ते सूत जळत नाहीतर ना सूत हे आग्नीचे भक्ष असते तो त्याला जाळणारच या गोष्टीला कोणाची साक्ष सांगायला नको इतकी ती जगप्रसिद्ध आहे त्याप्रमाणे माझा स्वामी जो विठ्ठल त्याच्या संगतीने माझी वृत्ती इतरांसारखी संसारी होत नाही म्हणजे त्या मोहऱ्याबरोबर जसं सूत असत तसं या विठ्ठला जर का एकदा चित्त झालं तर मग त्याला कुठलीही बाधा होत नाही तुकाराम महाराज म्हणतात घोड्याला एक देवमणी असला म्हणजे इतर सर्व त्या घोड्याच्या घोडी त्याखाली दडून जातात त्याप्रमाणे मनुष्य कितीही हीन असला तरी एका विठ्ठलाच्या नामसंकीर्तनाशी जर त्यानं संगती धरली तर त्याचा त्या खाली दडून जातो मज सवे नको चेष्टा नवे साळे काही पोष्टा बैस सांडू निय काळे करीमुखू येथे न सरे चारू हि निक व्यापारू तुका विष्णू रस जाणतो निरसू तुकारामाराज भंडाऱ्यावर एकांतात बसून भजन करीत असताना एक दुर्जना ने तुम्हारे भजना व्यते चष्टा कर प्रयत्न किया भजना की निंदासंगी महाराज मनत अरे दुर्जना मी भलती चष्टा नको करूस मी का सारी कोष्ट सारा नहीं अरे मोटेपणा दिमाग टाकू उ नहीं तो यथ तुझे तोड कार्य कर अवटपना तुझे हे वाई चाए मजाज काला नहीं तुकारा महाराज मनत आम्मी जर विष्णुदास आहोत आम्हाला चांगले वाईट सर्व काही कळते भाव देवाचे उचितो भाव तोचे भगवंतो धन्य धन्य शुद्ध जाती संध्या कैतात येथेच ते बहुत बराडी देवावरी ते आवडे तुका म्हणे हे रोकडे लाभ अधिकारी चोखडे अधिकाऱ्याच्या जवळ देवाविषयी श्रद्धा अगदी उचित आहे आणि जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो भगवत स्वरूप होऊन जातो शुद्ध अधिकार्याच्या जातीचे माणसे धन्य आहेत त्यांच्या चित्तामध्ये देवाच्या अस्तित्वाविषयी संशय असू शकत नाही शुद्ध अधिकारी देवाचे भक्त असतात आणि त्यांचे देवावर अतिशय प्रेम असते तुकाराम महाराज म्हणतात हे तर उघड आहे की देवाचा लाभ होण्यासाठी श्रद्धावान आणि देवाची भक्ती असलेले शुद्ध अधिकारी असावे लागतात असद्धावानाला आणि अभक्ताला देवाची प्राप्ती होत नाही गौरव गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्प क्षम वोकलियावतो हो श्रम पावली मरेशे क्लेश उरत निघाली गौरवाचा प्रसंग हा गौरवाप्रता ठीक आहे पण सत्यसंकल्पाचे फळ पांडुरंगाची कृपा हेच आहे कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीपेक्षा तिचा सांभाळ करणे अधिक कठीण काम असते का म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करून घेणं हे सोपं असतं पण ती गोष्ट मिळाल्यानंतर तिचा सांभाळ करणं ही अधिक कठीण असतं ती गोष्ट परत करण्याचा प्रसंग येतो तेव्हाही फार कष्ट होतात घरातील त्रासाला कंटाळून एखादा मनुष्य शिवेपाशी जातो आणि तिथेच त्याला मरण येते म्हणजे घर सोडून शिवेपाशी येणे आणि त्या ठिकाणी मरणे यामधील श्रमच त्याच्या वाट्याला प्रामुख्याने असतात तुकाराम महाराज म्हणतात एखादे बोलणे खूप शुरत्वाचे असले तरी प्रत्यक्ष प्राणांगणावर मात्र त्यास फार कठीण वाटते न संणे बोला माझ्याशी ने विठ्ठला दुष्ट मनुष्य स्वतःच्या अंगे अवगुण सोडत नाही कुणी त्याच्या स्वभावामधील आणि वर्तणुकीमधील वर्म काढल्यास त्यास फार त्रास झाल्यासारखे होते पण भोवताल्या कर्माची फळे पाहण्याचा प्रसंग आल्यावर काय करणार तेव्हा द्यावा लागेल त्याचा त्रास वाटतो पावी ऐसा नाशू अवघिया दिला त्रासू अविचा केला संगू सर्व भोगी पांडुरंग आई ताच पाकू संयोगाचा सकळीकू धनी शिमा राही ली मी आग जो रास जिला, जाता आता ईश्वर संगति से भोजन मेरा है तुकार महाराज मनता आम अमरिया तृप्तता मिला जनो नारायणी विमुखो हाथ जाती पात्र होती दंडासीपुण्यो सवेसी पड़ेगा विनमुख्या सर्व लोग दुर्बल बनू ग अपने स्वतः के हित कशा मध्य सोडन दिल है यमा के शिक्षेस मात्र पात्र होती बरबर पप पुण्या जसी शिजोरी त्याप्रमाणे त्यांना अनेक जन्माचा शीन भोगावा लागेल जिंकून अहंकार पावटणी केले शिरू काळा नाही वाव पराश्रमातोठे ठाऊ तुका म्हणे आता सोपे वैकुंठाशी जाता आम्ही देवाच्या भेटीला निघालेलो आहोत या आनंदाच्या बातमीने जिकडे तिकडे तुतारी निनादू लागले ला आहेत आम्ही अहंकाराला जिंकून शिखर चढून जाण्यासाठी त्या अहंकाराचीच पायरी केलेली आहे आणि त्या अहंकाराच्या पायरीवर पाय देऊन आम्ही कसला वाव नाही आणि दुसऱ्यांच्या श्रमालाही येथे अवसर नाही तुकाराम महाराज म्हणतात आता वैकुंठाला जाताना त्या श्रीहरीला भेटणे फारच सोपे झाले आहे झाड कल्पतरू न करी याचकी अवेरू विसरता धर्म। देने तो याचका तिरस्कार कभी करीत नहीं क्या आश्रय देते सर्वान विषयी सर्वोत्तम अभुस्ता जवर कर धर्म कश का विसरु जता लोखंड त्याचे सुवर्ण बनवणे हा धर्म त्या परिसाच्या अंगी तुम्हीच दिला आहे तो आपल्या कर्तव्याविषयी अभिमानाने जागृत आहे तुकाराम महाराज गर्जना करून अशी गाराणी मोठ्याने लोकांना सांगत आहेत वसवावे घरू देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पापू तुका म्हणे काळू अवघा गोविंदे सुकाळू या देहामध्ये देवाने आपले घर निर्माण करून त्यामध्ये निरंतर वस्ती करावी हे सर्वोत्तम आहे या देवाचीच संगत वर, वर, प्रसंगी घडावी हे अधिक चांगले या देवाच्या सहवासानेमधील संकल्प विकल्प पाप पुण्य यांच्या भावनात नष्ट होऊन जातात तुकाराम महाराज म्हणतात मग सर्व त्या गोविंदाच्याच नामाचा सुकाळ करता येईल येथील हात सागी ला घरी देवाची अबोला त्याशी सवी त्याला नाही पाहावी लागतो दे देव आणि जनलोक यांच्या मधील संबंधाची अशी ही रीत पडून गेली आहे लोक या देवाशी अबोला धरतात तसाच अबोला धरण्याची सवय देवाला सुद्धा आहे एकमेकांचे काही कमी पडते आहे हे मुळी कुणाला पाहावेच लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात लोक आणि देव यांच्यामध्ये एवढी भिन्नता करिता देवार्चनू घर आले संत जणू देव सारावी परते संत पुजावे आरती। चाळी ग्राम विष्णू मूर्ती संत होका का बलते याती तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी देवाची देवपूजा करीत असताना जर संत लोक आपल्या घरामध्ये आले तर त्यावेळी थोडा वेळ देवपूजा बाजूला सारावी आणि संतांची पूजा मोठ्या प्रेमाने करावी शाळीग्राम ही तेवढी विष्णूची मूर्ती आणि दाराशी आलेले जे संत आहेत ते संत काय देवापेक्षा वेगळे मानावेत मग ते संत कोणत्याही असले तरी चालतील ते सुद्धा देवासारखेच आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा सा वेळी वैष्णवाच्या समुदायाचे पूजन करणे हे अधिक महत्वाचे आहे ज्याची खरी सेवा त्याच्या अभय काय जेव्हा करिता स्वामी सवी वादू अधिक अधिक आनंद धर्म। मगसा हो जाते वदे वाग देवी तुका जो ईश्वरा अंत करवा खर कर जीवाला कसली भीति आश्वराशी सुख संवाद करता मनाकोटी आनंद हो तो एक निनिष्ठ सा धर्म स्वामी रहस्य समझले तुकारा महाराज मनता वानीरूपी देवी गौरव प्रत्यक्ष विठला कड़ी के देवे जीव धाला संसार तो कडू झाला तेची येती लवढी करू आनंदाचे हरिहर कासू ऐसा जयांगी कसोणी भूको न येणे आणि कोवाची प्राप्ती झाल्यामुळे माझा जीव संतुष्ट झाला आहे आणि मला हा लौकिक संसार मात्र कडू वाटू लागला आहे आता मला हरिहराच्या भक्तीचे आणि चिंतनाचे ढेखर येऊ लागले आहेत आणखी दुसऱ्या वेळी अंतकरण वेधून घेण्याचे सामर्थ्य याच्या अंगी आहे तुकाराम महाराज म्हणतात यांच्या संगतीच्या तृप्तीने आणखी भूक मला लागणार नाही सार शरणा उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मौळी नामे तरला वाल्ला कोळी तुका म्हणे वर्णू कायू तारक विठो वाचे पायो ईश्वराचं नामस्मरण हे साराच सार आहे जो अपने वाचे करतो, ना करते यमाचे केेवक सुधा शरण आता सर्व उत्तम जो सर्वोत्तम है अशाचारणी ने वारंव उच्चारा न शिवशंकरुण गाल सुधा उद्धारुकारा महाराज मनत कार्णन करून संगावे या विठोबा पायच फारण करना है गातो भाव नहीं अंगी भूषण कराव या परी पतित अंगा मध्य मनावास भक्तिभाव अजुन यही केवल समाधान लौकिक जग मे वाढ़ावा सारे करते वा तू पति पीस तुझे नुझे वचन तू खरे करो मी तुझा दास, तुझा दास पन मना मात्र माया इच्छा द्रव्यर्म न करी नागविला राज द्वार माए क्या व्या जेव रटवी न कथा कामिश्वा भोग स्त्रियशी देताला असून तो कधी दानधर्म करीत नाही पण तो राज दरबारामधील कटकटीमुळे मात्र सतत लुटला जातो अशा माणसाच्या आईने जेव्हा त्याचा जन्म दिला तेव्हा ती सटवी रांड कुठे होती अशा माणसाला ती सटवी त्याच का घेऊन गेली नाही म्हणूनच हा गोष्ट जगून राहिला आहे देवाची कथा सुरूस मात्र कुत्र सावध राहुल मात्र दासीड एवडे कर उशाला घेवन जोपतु तुकार महाराज मनता हा मनुष्य गाड़वापेक्षा हीन है समझावे सुखे बोले ब्रह्म ज्ञान मनी धन अभिमान अशी याची करे सेवा सुख हो जीवा पोटासाठी संतो झाले कलित बहुतू विरळा कोणी तुका त्याशी लोटांगणी माणसे मुखाने मोठ्या आयटीमध्ये ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत राहतात पण याच्या मनामध्ये मात्र धन आणि मान यांची अशा माणसाची सेवा करताना जीवाला कधी सुख होईल का या कलियुगामध्ये पोट भरण्यासाठीच पुष्कळ संत झालेले दिसून येतात पण खरा संत जर एखादा खोचीत असेल तर मला तो दाखवा तुकारा महाराज म्हणतात त्याला मी साष्टांग लोटांगण घालून त्याचा आदर सत्कार करतो एक वेळ प्राय चित्त केले चित्त मुंडण अहंकारा नावे दोशू, त्याचे ओस पाडि अनुतापी स्नान विधी यज्ञसिद्धी देह होम जीव शिवा होता चुका तेथे तुका विनतला मनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या वासनांचे मुंडन करून मी एवढेच प्राय घेतलेले आहे अहंकारा जो दोष होता मी का टाक मा जो अनुताप जो पश्चातापाला तो स्न विधि देहा है यज्ञ सिद्धि है जीव आ शिव हज्ञा मु जी ताटातट होती पांच ऐक्य जान हा तुकार महाराज एक रूप है पाता उ बगला नहीं हा मचा का पाषाणाची पोटी बैसलायामुखी चार कोण घाली पक्षी अजगर न करी संचित अनंत प्रतिपाळी तुका म्हणित उपेक्षिना दया सिंधु माझा जो देव सबंध त्रिलक्याचं पालन करताना कंटाळत नाही त्याला आमच्या पालनाची ओझी कशी वाटेल दगडाच्या पोटात बेडूक बसलेला असतो पण तशा स्थितीतही त्याच्या तोंडामध्ये कोण चारा घालतो कि कित्येक पक्षी आणि अजगरासारखे काही प्राणी खाद्य पदार्थ मिळवण्याचा कधी प्रयत्न करीत नाहीत खुशाल एका ठिकाणी घातला तर माझा स्वामी दयासिंधू असल्यामुळे कधीही कुणाचीही उपेक्षा करणार नाही बोली मैंदाची वरवी असे वाटे अंतरी फाशी कैसा वरी वरी चांगू नवे भाविक केवळ मांगू टिळा टोपी माळा तंठी अंधारीने गुणी चेपी घाटी तुका म्हणी तू केवळ पुंडू त्यावरी वाजते यमदंडू ढोंगी असणाऱ्या किंवा कपी माणसाचे बोलणे वरवर मोठे गोड वाटत असते पण फाशे टाकून पकडण्याचेच साधन त्याने आपल्या मनात धरले असावे असे वाटते वरून वरून तो चांगला दिसतो मात्र आतून काही तो भाविक नसतो केवळ वाटमाऱ्या मांगाचेच गुण त्याच्या अंगामध्ये असतात कपाळावर गंधाचा केळा डोक्यावर टोपी गळ्यात माळा असा वरवरचा वेश असला तरी मनातून एखाद्याचा गळा दाबावा अशी त्याची वाचना असते गुंडच आहे त्याच्यावर यमाचा दंड सारखा फिरत राहील दोष पळती कीर्तनी तुझ्या लामसन एका करू आदरिली खोटे वचन आपुली तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चिंता तुका म्हणे सेवा कळी काळा जिंके देवा हे देवा तुमच्या गुणानुवादाने आणि नामसंकीर्तनाने सर्व दोष पळून जातात जसे आम्ही म्हणतो पण हे आमचे वचन खोटे करण्याचे तुम्ही मनात आणले आहे की काय देवा आम्हाला चिंता निर्माण करण्याच्या पापाला तुम्ही फार भीत असता तुकाराम महाराज म्हणतात तुमची नामसंकीर्तन भक्ती कळी काळालाही जिंकू शकते करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना व्रती राखा पाया पाशी वस्ती धरोणी मानसी पळो नि या लढा पाव वावे फळा तुका म्हणे दिनू त्याचा हरत या हो नारायणा माझे दुःख नाहीशे करा माझ्या मनामध्ये तुम्ही वास करून माझी व्रती तुमच्या पायाजवळ राहू द्या आमचे लाड पुरवून आम्हाला तुमच्या प्राप्तीचे फळ मिळवून द्या तुकाराम महाराज म्हणतात हे देवा जे संसार दीन त्यांचे दुख हरण करा तू च एक स्वामी आईस मी तो अभिमान मी तो शरणे करावे कृपा संभावे अपुला तुका मई आता भले नवे मोक लिता हे देवा मीत दिनापे दिना ही दीन आजा तुला अभिमान आये पे मी तुला शरण आलो आ त्यामुळे तुला माझे कल्याण करावेच लागेल हे दिनानाथा प्रभो तू आपले कृपाळू हे ब्रीद सांभाळावेस तुकाराम महाराज म्हणतात देवा तू आता आम्हाला टाकून दिलेस तर तुझे हे कृत्य योग्य होणार नाही प्रेम मिठी पडे वदनासे या दोन्ही पक्षी एका वृक्षावरी हाला दुराचारी पारधी तू वृक्षाची माथा सोडीला ससाना धनुष्याशी बाणा लावी ये तये काळी तुझ पक्षी आठविती धावे गा श्रीपती मायेबा उडोनी जाता ससाना मारिल बैसता विंधिल पारधी तू ऐकून या धावात या पक्षी यांचा धरीला सर्पाचा वेशवेगी डंखोनी पारधी भूमिशी पाडिला बाण तो लागला ससान्याशी आयसा तू कृपाळू आपुली आग कोशील कोवसा संकटींचा तू का म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना वेदाची वाणी वर्णवेना देवा तू किती कृपाळू आणि दयाळू आहेस तुझे पवाडे गाताना मोठे सुख वाटते प्रेमाने तुझे वर्णन करताना त्या गोडीची मिठी तोंडास बसते या अभंगामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे महाराज सांगतात एका पक्ष्यांच्या जोडप्यास पिले झाली होती थोड्याच वेळात एक दुराचारी आणि निर्दय असा पार्धी त्या वृक्षाजवळ आला त्याने त्या पक्ष्यांची आणि पक पिं शिकार कर हेतु जवर आ बहिरी ससाड़ा वर पक्षांरत्या सोड़न दिलान स्वतः खाली राहुल पक्षा बाण धरला या अशा कठिन प्रसंगी क्या पक्ष देवा स्मरण के लिए देवा धावा केवाला हाक मार्ली श्रीपति मैबाप धावरे या संकटांत आमतता कर अशा प्रकार की तीन प्रार्थना के लिए या पक्ष्यांच्या मनामध्ये मोठीच चिंता निर्माण झाली होती कारण वर उडून जावे तर पकड़ेल आणि न उडावे तर खाली निघून जाईल पेच पडला असताना त्या पक्ष्यांनी ईश्वराचं स्मरण केलं पण देवा तू त्या पक्ष्यांचा धावा ऐकलास आणि चटकन एका भयंकर अशा विषारी सर्पाचा वेश तू धारण केलास सर्परूप घेऊन त्या पारद्याच्या पायाला तू चावलास आणि त्याला भूमीवर पाडलेस आणि त्या पारद्याच्या हातामध्ये जो बाण होता तो बाण उडाला आणि त्याचा त्या ला लागला आणि ससानाही मरून पडला देवा तुझे सवन करणाऱ्या दासावर तू अशी कृपा करतोस संकट काळी तुझ्या भक्ताना तू असा आधार देतोस तुकाराम महाराज म्हणतात देवा अशी तुझी कीर्ती साऱ्या त्रिभुवनामध्ये पसरली असून तुझा महिमा वेदांना सुद्धा वर्णन करता येत नाही नाही दुकाळलू अन्ना परियामान जनार्दना देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी भोगी भोगविता बाळा सवे तोचे पिता कर्म अकर्म जळाली प्रौढ तुका ते उरली मला कधी अन्नाचा दुष्काळ वाटला नाही कारण मी अन्नाकरता दारोदार फिरणारा भिकारी नाही किंवा अन्न मिळवण्यासाठी सर्व काही उद्योगधंदा करणारा शेतकरी किंवा व्यापारी नाही किंवा इंद्रियाच्या ऋषीप्रमाणे अन्न खाण्यासाठी जगणारा विलाशी सुद्धा नाही मी आपल्या जीवात केवळ अन्न खाण्याला दिले नसून देवाला मान दिला आहे मी सर्व काही चांगल्या वाईट प्रसंगी आणि शुभाशुभ कर्म करताना देवाला साक्षी केली आहे प्रेमळ बाप आपल्या आपल्या मुलांनाही खाण्यापिण्याचे पदार्थ देत असतो त्याप्रमाणेच मी अन्नासाठी कोणताही प्रयत्न करीत नसताना देवच मला आपल्या सत्तेने जगवीत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये देवाला प्राधान्य दिल्यामुळे आणि त्यालाच साक्षी केल्यामुळे माझे पाप पुण्यात्मक संचित जळाले असून प्रारब्ध तेवढे उरले आहे अशा रीतीने मी सर्वात श्रेष्ठ झालो आहे